स्कंद सहावा अध्याय सत्तावीसावा नारदाचा विवाह दाईचे ते भाषण ऐकून राजा आपल्या कैकेई नावाच्या भारेला म्हणाला हा वारदमुनी नारद कन्येने वरला आहे या कुरूप भिक्षे कराला कन्या कशी द्यावी तेव्हा तू एकांतात तिचे मन वळवण्याचा प्रयत्न कर तेव्हा माता आपल्या कन्याला म्हणाली तू रूपवान असून निर्धन आणि कुरुप वानरमुखी नारदावर कशी मोहित झालीस त्या निंद पुरुषावर तू कसे प्रेम केलेस तुला राजपुत्र योग्य वर रा आहे तुझे भाषण ऐकून तुझा पिताही दुःखी झाला आहे विवाह समजा नारदा जवळ बसलेली पाहून राजाला संतापच येईल करण्यात आनंद वाटणार नाही दमयती म्हणाली रूपवान असूनही मूर्ख असेल तर त्या पुरुषाचा काय उपयोग मधुर गायनावर मनातील हरणीसुद्धा लुब्ध होतात पण अरसिक मनुष्याचा धिक्कार असो नारद स्वरांची विद्या जाणतात शंकराशिवाय ती इतरांना अवगत नाही गुणहीन पुरुषाशी संबंध येण्यापेक्षा गुणांची जाण असणारा भिक्षुक श्रेष्ठ होय स्वरूर्छ दुर्बल असला तरी श्रेष्ठ होय गंगा आणि सरस्वतीप्रमाणेच गायन करणारा पुरुष कैलासाची प्राप्ती करून देतो स्वर जाणणारा पुरुष देवच असतो पण गायन न जाणणारा पशुतुल्य होय गायनाने लुब्ध होणारा विषारी सर्प देखील श्रेष्ठ असतो सुस्वर गीतामुळे लहान मुले, मुले ही संतुष्ट गायनाची जाणून असो हे माते नारदाचे माहीत आहेत मी नारदाला मनाने वरले आहे गानविद्या संपन्न पुरुष अश्वमुखी असला तरी तो प्रिय होय म्हणून तुम्ही आनंदाने मला नारदाला अर्पण करा नारद मुनीना वरण्याचा कन्येचा निश्चय पाहून राणी पतीला सु सुमूहूर्तावर आपण कन्येचा आणि नारद मुनींचा विवाह करून द्यावा तो सर्वज्ञासून कन्येने त्यालाच वरले आहे नारद म्हणाले राणीचे भाषण ऐकून राजा संजयाने हा विवाह विधीपूर्वक पूर्ण केला अशा रीतीने मी स्त्रीचा स्वीकार केला पण माझ्या वानर मुखामुळे मी खिन्न होतो पण दमयंती मात्र प्रसन्न होती तिने त्याबद्दल कधीही दुःख केले नाही पुढे अनेक तीर्थक्षेत्र हिंडल्यावर पर्वतमुनी मला भेटण्यास आला मी त्यांचे पूजन केले पण माझ्याकडे पाहून तो कष्टी झाला म्हणाले दोघांचेही मामाच्या नाते होते त्यामुळे दयाळू पर्वतमुनी म्हणाला हे नारदा मी रागाने दिलेल्या शापातून तुला आज मुक्त करीत आहे माझ्या तपाने तुझे मुख मनोहर होईल असे उशाप देतात नारदाचे मुख मनोहर झाले राजकन्या संतुष्ट होऊन मातेला म्हणाली तुझा तेजस्वी जावई शापमुक्त झाला आहे तो पूर्वत मनोहर झाला आहे दर्शनाला आली राजाने समाधानाने पर्वत मुनी आणि नारद यांना विपुल द्रव्य आणि रत्ने दिली हे माझे मुखपरिवर्तन म्हणजे मायेचेच बलमहात्म्य होते या मायेमुळेच देहधारी प्राण्याला सुख लाभत नाही करण काम क्रोधाधी षड्रिपू जिंकणे अशक्य आहे सत्व रज तम या तीन गुणांमुळेच देहप्राप्ती होते हे व्यास म्हणे एकदा हास्यविनोद करीत असताना मी एकाएकी स्त्री झालो त्यावेळी मी एका राजाची भार्या झाल्यावर मला पुत्रही झाले व्यास म्हणाले नारदाच्या या भाषणाने मी विस्मित होऊन विचारले पण आपणाला स्त्रीत्व कसे प्राप्त झाले आपण पुन्हा पुरुष कसे झाला कोणत्या राजापासून आपणाला पुत्र झाले मायेचे सामर्थ्य आपण सांगत असल्याने ते कथामृत ऐकूनही माझे मन तृप्त होत नाही अध्याय सत्ताविसावा समाप्त